श्लोक संतुष्ट के यतात्मा चौदा सतत यत्मानो सर्वदा संतुष्ट योगी नियत चित्त माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा माझे ठिकाणी ज्याचे मन म बुद्धी अर्पण केली आहे असा जो माझा भक्त असतो तो, तो मला प्रिय आहे वारशीये सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो वर्षा ऋतू शिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो तसा जो कोणत्याही बाह्य कारणाशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो वाहून आपुली आण धरी जो अंत करण साचपण जयाचे नि जो अंतकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतात ज्याच्या अंतकरण रूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्य रूपी आसनावर बसून शोभत आहेत म्हणजे जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्यांच्या अनुभवाला आले आहे ऐसा योग समृद्धी होऊन जो निरवधी अर्पी मनो बुद्धी असा रुपी ऐश्वर्याने संपत होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी अर्पण करत आतू बाहेरी योगू निर्वाळ लेया हि तरी माझा अनुरागु सप्रेम जया अंतःकरणात आत्मैक्य प्रतीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान धारणा इत्यादी द्वारे। चांगले तऱ्हेने योगा तयार होऊन देखिल ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते अर्जुना गा तो फक्त तो, तो, तो वल्लभा मेकांतू ऐसे पढी ये अर्जुना तो फक्त तोच योगी आणि तोच मुक्त तो, तो जशी काही माझी आवडती बायको व मी नवरा असा मला तो आवडतो हे ना तो आवडे माझी निपाडे एथ थोडे रूप करणे इतकेस नाही तर तो मला जीवा इतका प्यारा आहे पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला ही देखील उपमा अपुरी आहे तरी पढियंतयाची कहाणी हे भुलीची भारणी येत न बोलणे परी बोलवी श्रद्धा परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत पण अर्जुना तुझी माझ्यावरील मला असली न बोलावयाची गोष्ट सुद्धा बोलायला आला होती म्हणून गा आम्हा उपमा एरविकाय प्रेम अनुवादू असे म्हणून आम्ही बायकोची व जीवाची झटकन उपमा देऊ शकलो नाहीतर या प्रेमाला बोलून दाखवता येईल का आता किरीटी पैप्रियाची या गोष्टी दुना थाव उठी आवडी गा आता अर्जुना हे असू दे पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते तया हि विपाये प्रेमळ उवादी होये तिये गोडीसी आहे काटळे मग त्यात आणखी कदाचित चर्चा करणारा प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा आहे का म्हणून पांडू सुता तुची प्रियू आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्तान अर्जुना तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोत आहेस शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाचीच गोष्ट बोलण्याची वेळ आली तरी आता बोलो भले या सुखा मी नलो ऐसे खेवी डोलो लागले देव जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवता येत नाही तरी मागील ओवीस सांगितल्याप्रमाणे आला आहे तर आता मी बोलतोच या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे असे म्हणता क्षणीच देव डोलायला लागले दे। श्लोक पंधरावा यस्मानो द्विजते लोक लोकांनो द्विजते हर्ष आमर्ष भयो उद्धून लोक उद्वेग पावत नाही व ना जो लोकांपासून उद्वेग पावत नाही जो हर्ष क्रोध भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे तोच मला प्रिय आहे मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जयामी अंतकरण बैसो घाली मग श्रीकृष्ण म्हणाले ज्या भक्तला मी आपले अंतःकरण बसावयास घालतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे तरी सिंधू चेनी माझे जळचर भय नुपे आणि जळचरी नुबीजे समुद्र तरी ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यास भय उत्पन्न होत नाही आणि जलचराना समुद्रही कंटाळत नाही ते बी जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे निणे लोक त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना शीण होत नाही पांडवा शरीर जैसे अवयव तैसे नुबगे जीवा जीव पण जर काय सांगावे अर्जुना शरीर जसे अवयवाना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्र हे जगत त्याचा देह झाल्यामुळे आवडते व नावते हे भाव त्याच्या चित्तातून गेले व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध यासारखे द्वंद्वे बंद पडले ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भय भयोद्वेग रहितो याहीवरी भक्तू माझा ठाई असा सुखदुःखाती दोन्ही पासून पूर्णपणे मुक्त झालेला भय आणि चित्तक्षोभ यांनी आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला तरी तयाचा गाम जमोहो काय सांगतो पढी हे असो जीवे जीव माझे नेतो तर त्याचा मला मोह असतो ती आवड काय सांगू हे राहुदे तो माझ्या जीवाने जगतो म्हणजे त्याच्या जगण्यास माझ्या प्रेमाची जरूर असते जो निजानंद परिणाम ते जामानंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रुपीची स्त्री तिचा प्रियपती झाला श्लोक सोळावा अनपेक्ष शुचिर दुःख विरहित कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार तद्विरहीत असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रि गावा सुखा चढावा जयाचे असणे अर्जुना ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही ज्याला कशाचीही जाच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहत मोक्ष देऊन उदार काशी हो यर तीए गावी काशी क्षेत्र हे जीवाना मोक्ष देण्यात खरोखर उदर आहे परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्ष परंतु तेथे मरण्याचा फार संभव असतो साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही शुचित्वे शुचि गांग होये आणि पाप ताप हि जाये परी आहे बुडणे एक गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात परंतु तेथे म्हणजे गंगोदकात बुडी मारण्याची जरुरी असल्या कारणाने तेथे बुडण्याचा संभव असतो खोलीये पारू जे तरी भक्ती न बुडीजे रोकडाची लाहीजे न मरता मोक्षू गंगेप्रमाणेच साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा सा अंत लक्षात येत नाही तरी पण त्याच्या संगतीमध्ये साधकास बुडण्याची भीती नसते तेथे साधू संगतीत मरावायाचा प्रसंग न येताचे पापाते जिनणे गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे संतांच्या शरीर स्पर्शाने गंगेची पापे जातात तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो म्हणनी असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेणे लघ विले दिशा मनोमळ म्हणून मनो आता हे वर्णन पुरे जो या प्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने अज्ञानादी मनातील मळ देशोधडीच लावले आहेत आतू बाहेरी चोखाळू सुरू तैसा उजाळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखणाज सूर्य जसा आत बाहेर प्रकाशित असतो त्याचप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो आणि जो धनाचा आहे. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा ज्याप्रमाणे आकाश सर्व असून उदास असते त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते तो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पिढे पासून मुक्त झालेला असतो ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा तैसा सतत जो सुखे कोणी कोणीही टबनचे न देखे ने जेवी. जे वरील पक्षाला मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो म्हणजे पारद्याच्या हातून सुटल्या बरोबर त्यास आनंद होतो पण तो, तो एकसारखा टिकत नाही परंतु तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघडा नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही तसा तो कोणाकडेही कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही आणि कर्मारंभा लागे जया अहंकृती नाही आंगे, जैसा निरिंधन आगे विझोनी जाय आणि कर्माचा आरंभ करण्याकरता ज्याच्या ठिकाणी अहंकार नसतो ज्याप्रमाणे काष्टरायत अग्नी विझून जातो तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची आंगा लिहाला त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली व जो मोक्षाच्या अंगाला लिहिलेला आहे म्हणजे ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे अर्जुना हा ठावरी जो सोहम भाव सरो भरी तो द्वैताचा पहिला तिरी निगो सरला अर्जुना इतका जो ते ब्रह्म मी आहे अशा भावनेने भरलेला आहे तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघाला म्हणजे तो अद्वैत झाला आता त्याचा भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात की भक्ती सुखा पेची दोही वाटूनिया अंगी सेव कै बाणी तथापि भक्ती सुखा करता आपल्यातच देव व भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो येरा नाम मी मग भजती वरवी न भजत या दावी जग दुसऱ्या भागाला कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो फार काय सांगावे त्याची जेव्हा आमस भेट होईल तेव्हाच आम्हाला समाधान वाटते तया लागी मज रुपा तयाचे ने, ने मज असणे तया लोण कि जे प्राणे ऐसा पढी करता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि करताच मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते तो मला इतका आवडतो कि त्यावर जीव आणि प्राण ओवाळून टाकावे श्लोक सतरावा यो नक्षी शुभ अशुभ परित्यागी भक्तिमान्य स जो हर्ष पावत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही अप्राप्त वस्तूची इच्छा करत नाही चांगले व वाईट या दोहीं विरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे जो आत्मला गोमटे आत्मची न देखे म्हणून भोग विशेखे हरिखे जेना। जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काही चांगले समजत नाही म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही आपणाची विश्व जाहला तरी भेद भेदभाव सहजाची गेला म्हणून द्वेषू ठेला, जया पुरुषा। आपणच विश्व आहोत अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायाच नाहीसा झालेला असतो म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेष राहिलेली नसते पै आपुले जेसाचे ते कल्पांतीही नवचे हे जाणवनी गताचे न जो आपले जे खरे त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करत नाही आणि जया परवते काही नाही ते, का ते आपण पेचे आपुल्या ठाई जाहलाही आकांक्षी ना आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करीत नाही बोखटे का गोमटे हे काहीच तयाुमटे रात्री दिवसा न घटे सूर्यासी जेवी सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्हीच असे पडत नाहीत त्याप्रमाणे वाईट किंवा बरे हे त्याला काहीच वाटत नाही ऐसा बोधूची केवळ जो होजनशिळू माझ्या ठाई असा जो अखंड जो अखंड तरी अरे अर्जुना त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही हे तुझी शपथ वाहून सांगतो पार्था जया चाठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा मनाच्या वाकडे पणाची गोष्ट ही नाही शत्रू आणि दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखीच योग्यता आहे श्लोक अठरावा समशत्र मित्रे चो शीतोष्ण सुख दुःखेशु समस संग विवर्जित शत्रू व मित्र मान व अपमान याच्या ठिकाणी समान असणारा शीत व उष्ण सुख आणि दुख यांच्या ठिकाणी समान असणारा अंतर बाह्य संगरहित का घरीची एडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेण्याची गा पांडवा दीपूजैसा. जैसा अथवा घरच्या माणसांना तेवढा उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहित नाही जो खांडावया घावो घाली कालावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जैसा जो तोडण्याकरता घावो घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखीच सावली देतो नातरी तरी इक्षुदंडू पाळी तया गोडू गाळी तया करू नोहेची जेवी अथवा ज्याप्रमाणे ऊस हा त्याच्या पिकास पाणी घालून वाढवणारा गोड आणि चरकात घालून गाळणाऱ्याला कडू असा असत नाही अरिमित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा मानापमानी सरीसा हो तू जाय अर्जुना त्याप्रमाणे शत्रुमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मान व अपमानाच्या वेळी सारखीच राहते तीही ऋतू समान जैसे का गगन तैसे एकची मान शीतोष्णे जया तिन्ही ऋतू मध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादी द्वंद्वांची किंमत ज्याच्या जवळ सारखीच असते दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पांडूस होता तैसा सुख दुःख प्राप्त मध्यस्थूज अर्जुना दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वाऱ्यामध्ये जसा मेरू पर्वत अचल असतो तसा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यामध्ये जो अचल असतो माधुरिये चंद्रिका सरी सिरा या रंग तैसा जो सकळी का भूता समूह ज्याप्रमाणे चांदणे आपली मधुरता राजा व या सारखीच अनुभवण्यास देते तसा तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी सारखा असतो आघवी या जगा एक सेव्य जैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात संगू सांडो निकाकी असे आंगू आंतरबाह्य संघाचा संबंध सोडून जीवस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो श्लोक एकोणीस तुल्य निंदा स्तुतिर मौनी संतुष्टमान मे प्रिय निंदा व स्तुती समानि जे जे काही होईल त्यामध्ये संतोष वृत्ती ठेवणारा कोठेच आश्रय धरून न राहणारा स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य तो मला प्रिय आहे जो निंदे तेने घे स्तुती न श्ला घे आकाशा न लगे जो निंदेने खिन्न होत नाही व स्तुतीने चढून जात नाही ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती यांचा त्याच्या मनावर काही एक परिणाम होत नसल्यामुळे तो निंदा आणि स्तुती यांना सारखाच समान मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांच्या मध्ये व रानामध्ये संचार करतो टीके नी, नी, न बोले जाहला जे खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलल्यासारखे असल्यामुळे तो मौनी झाला आहे कारण की जो उन्मनी अवस्था भोगीत असता त्यास पुरेसे वाटत नाही म्हणजे तो एकसारखा उन्मनीचा भोग घेतो जो यथा लाभे न तोखे अ लाभे न पारुखे पाऊस न, न सुके समुद्र त्याने हर्षित होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून सुकत नाही त्याप्रमाणे काही न मिळाले तर तो खिन्न होत नाही आणि वायुसी एकेठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीच के आणि ज्याप्रमाणे वायू हा कोठेतरी एकच जागा धरून राहत नाही त्याप्रमाणे जो कोठेही आश्रय धरत नाही आघवाची आकाशस्थिती जेवी वायूशी नित्यसती तेव्हा जगाची विश्रांती स्थान ज्याप्रमाणे जा आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांतीचे स्थान आहे हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जायला जंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनलेला आहे मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी अर्जुना इतके असूनही आणखी ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी उत्सुकता असते तर त्याला मी आपल्या डोक्यावर उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नबल आहे पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते तरी श्रद्धा वस्तू सी आदरू करिता जाणी जे जरी होय श्री गुरु सदाशिव जर शंकर श्री गुरु होतील तरच भक्ति तत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल ये असो आता महेशाते वाणिता आत्मस्तुती होता संचारू असे पण आता हे शंकराचे वर्णन पुरे कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखी होते भक्ति तत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात हे कशावरून तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणोदक म्हणजे गंगा मस्तकावर धारण करून व्यक्त केली आहे असे माझे चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजेत असे म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखी होते म्हणून शंकराचे वर्णन असे भगवान या ओबीत सांगतात य लागी हे नो हे म्हणितले रमाना हे अर्जुना मी वाहे एवढ्या करता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्री कृष्ण म्हणाले अर्जुना मी त्याला डोक्यावर वाहतो जग कारण की तो फक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात देऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देण्यास निघाला कैबल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे तो ठरवतो व इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो म्हणून इगा नमस्कारू तया तयाम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदय म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू वो त्याची टाच आम्ही हृदयावर धरू तयाची लेणी लेव आपुली ये वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू म्हणजे आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गऊ आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू तो पहावा हे डोहाळे मनोनी अचक्षुसी मज डोळे हातीचे लीला कमळे तो पहावा ही आम्हाला इच्छा होते म्हणून आम्ही डोळे रित आहोत तरी डोळे घेतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी आलिंगा वया लागून तयाचे अंग त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता दोन हातावर आणखी दोन हात घेऊन आलो म्हणजे आम्ही चतुर्भुरू धारण केले सुरवाडे देहा देहा आवडे निरुप मोठ्या संगतीच्या सुखाकरता मी जो देह राहीत त्या मला देह धारण करावा लागतो फार काय सांगावे तो मला किती आवडतो याला उपमाच नाही परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात ते ही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्र ते प्रशंसिती जे भक्ताच्या चरित्राची वाखाणे करतात ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे जे हे अर्जुना साध्यंत प्र अर्जुना जे हे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आदि अंता सहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला जे मी प्रीती करी का मनी शिरसाधरी येवडी थोरी जया भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे कि त्या भक्तीयोग युक्त पुरुषावर मी स्वतः करतो मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो श्लोक विसाव ये तू धर्म्या मृत मिदम यथोक्तम परना मत परमा भक्त असते मे प्रिया इती भगवत गीता, स्री द्वादशो युक्त अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त वर सांगितल्याप्रमाणे धर्म संबंधी अमृताचे से सेवन करतात म्हणजे त्याप्रमाणे आचरण करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत ते हे गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य करीती प्रतीती गम्य आई जे ती ही गोष्ट म्हणजे वर सांगितलेले भक्तीयोगाचे वर्णन जी चित्ताला रंजवणारी अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी आहे ती ऐकून जे पुरुष तिला म्हणजे त्या गोष्टीला स्वानुभवाने जाणतात तैसीची श्रद्धेचे आदरे जयाच्या ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो एवढेच नव्हे तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व ज्याचे अनुष्ठान करतात परी निरुपिली जैसी तैसी स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे परंतु जे, जे प्राप्त करून घेण्याला योग्य असे श्रेष्ठ ठिकाण आहे असे मला समजतात व या भक्ति तत्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून व आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात पार्था गा जगी तेयागी अखंड मज अग अर्जुना या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असती ते तीर्थ ते क्षेत्र जगी ते पवित्र भक्ती कथे सी जया पुरुष तेच तीर्थ तेच क्षेत्र जगामध्ये तेच पवित्र कि ज्या पुरुषांचा भक्ती कथेशी स्नेह असतो आम्ही देवतार्चन ते वाचून आन गोमटे नाही आम्ही त्याचे ध्यान करू तो आमची पूजन करण्याची देवता आहे त्याच्या वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानित नाही तयाचे आम्हा व्यसन तो आमूचे निधी निधान किंबहुना समाधान तो मिळे तई त्याचे आम्हास व्यसन असते म्हणजे छंद असतो व तोच आमच्या ठेव्याची खाण आहे फार काय सांगावे तो आम्हास भेटेल तेव्हाच आम्हास समाधान वाटते पैप्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पांडुसुता ते मानू परम आपुली आम्ही परंतु अर्जुना जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातर, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो ऐसे निजंदे तेने जगदाधिकंदिले मुकुंदे संजय आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे तो मुकुंद या बोलला असे संजय धृतराष्ट्राला म्हणाल राया जो निर्मळू निष्कल लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यज हे धृतराष्ट्र राजा जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ पूर्ण लोकांवर कृपा करणारा शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे जो धर्म कीर्ती धवळू अगाध दृत्वे सरळू अतुल बळे प्रबळू बळी बंधनू ज्याची धर्म संबंधी म्हणजे धर्म रक्षक म्हणून कीर्ती उज्वल आहे अपार अवदार्याने जो वैषम्य भाव रित आहे तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो बला बळीच्या बंधनात राहिला आहे प्रणत प्रतिपाळू हा, हा खेळू जयाचा देवांचे सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे लोकांचे सांगोपन करणे ही ज्याची लिला आहे शरण आलेल्यांचा यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे जो भक्त जन वत्सलू प्रेमजन प्रांजलू सत्य सेतू सरळू कला निधी जो भक्ताविषयी मायाळू आहे व जो प्रेमजना सोप आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ फुल आहे व जो कलांचा ठेवा आहे तो कृष्णाची वैकुंठी चक्रवर्ती निजांचा सांगत उसे असे. तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठी श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे आता ययावरी निरूपिती परी संजयो मने अवधारी धृतराष्ट्राते आता या भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार आहे का असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला तेची रसाळ कथा प्रतिपथा जेल आता अवधारी जो। रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल व ती आपण ऐकावी ज्ञान देव म्हणे तुम्ही संत बोळ गावेती आम्ही हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज प्रभू निवृत्ती देवानी आम्हाला हे शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी इति भावार्थदीपिकाया द्वादशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तू हर ये नम हर ये नम हर ये नम